त्या एक्क्याऐंशी वा सुदा याला ऐश्वर्याची प्राप्ती श्रीशुक म्हणतात सर्वांच्या मनातील जाणणारे ब्राह्मणांचे भक्त संतांचे एकमेव आश्रयस्थान असे श्री हरी, अशा रीतीने त्या ब्राह्मणाबरोबर पुष्कळ वेळपर्यंत गप्पा गोष्टी करीत राहिले नंतर ते आपला प्रियमित्र जो ब्राह्मण त्याच्याकडे प्रेमपूर्ण दृष्टीने पाहात स्मितहास्य करून थट्ट्यांनी त्याला म्हणाले हे ब्राह्मण तू अपने घर भेट मेन काेमल भक्त जेव प्रेमा मेरा लानी शुद्ध वस्तु अर्पण करता मे फी परंतु अभक्ता मेरा पुष्कर जारी कहीं दिल तरी सतुष्ट हो जो मनुष्य भक्ति ने पान फूल फल कि पानी मैं अर्पण करते चित्त भक्ता ने दिलले स्वीकार राजा अंसुआ ब्राह्मणा ने संकोचान त्या लक्ष्मीपतीला ते पसाभर पोहे दिले नाही लज्जेने त्याने मान खाली घातली श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या मनातील जाणतात त्यांनी ब्राह्मणाच्या येण्याचे कारण जाणून विचार केला की याने यापूर्वी कधीही धनाच्या इच्छेने माझे भजन केलेले नाही यावेळी हा आपला मित्र पथिव्रता पत्नीला बरे वाटावे म्हणून तिच्याच आग्रहावरून इथे आलेला आहे म्हणून देवांना सुद्धा दुर्लभ अशी संपत्ती मी याला देईल भगवान श्रीकृष्णांनी असा विचार करून त्याच्या वस्त्रातून एका फडक्यात बांधलेले पोहे हे काय आहे असे म्हणून स्वतःच ओढून घेतले आणि म्हणाले प्रिय मित्रा ही तर माझ्या अत्यंत आवडीची भेट तू माझ्यासाठी आणलीस हे पोहे केवळ मलाच नव्हे तर सगळ्या जगाला तृप्त करतील असे म्हणून त्यांनी त्यातून एक मूठभर पोहे खाल्ले आणि दुसरी मूठ भरून घेतली तोच पतिपरायण रुक्मिणीने श्रीकृष्णांचा हात धरला रुक्मिणी म्हणाली हे विश्वात्मन या लोकी कि परलोका सुधा अपने संतुष्ट कर सर्व प्रकार संपत्ति की समृद्धि प्राप्त करना मुड़हर पोह सु ब्राह्मणत रिश्कृष्णा महालात रा खुश कि स्वर्गत राजा दुसर दिवसी विश्वनिर्म भक्तान आनंद देना श्रीकृष्ण वंदन कि त्याच्या मागोमाग काही अंतर जाऊन त्यांना निरोप दिला नंतर तो आपल्या गावी निघाला ब्राह्मणाला श्रीकृष्णांकडून धन मिळाले नाही तरी सुद्धा त्यांनी स्वतः काहीही मागितले नाही उलट देवदेवेश्वरासाठी आपण यश्चित पोहे काय आणले या विचाराने तो लज्जित झाला परंतु श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे आनंदितही होऊन तो आपल्या घराकडे परतला जाताना तो मनात विचार करू लागला अहो ब्राह्मणांना देव मानणाऱ्या श्रीकृष्णांची ब्राह्मण भक्ती आज मी पाहिली धन्य झालो ज्यांच्या वक्षस्थळावर स्वतः लक्ष्मी विराजमान असते त्यांनी सर्वात दरिद्री अशा मला आपल्या हृदयाशी कवटाळली उठे मी अत्यंत पापी दरिद्री आणि कुठे लक्ष्मीचे आश्रयस्थान भगवान श्रीकृष्ण परंतु त्यांनी मी केवळ ब्राह्मण म्हणून मला आपल्या बाहून हृदयाशी घट्ट धरले एवढेच नवे तो ज्या पलंगावर त्यांची प्राण भूमिशयन करते त्या पलंगावर त्यांनी मला भाऊ मानून बसवले मी थकलेलो होतो मी स्वतः त्यांच्या पट्टराणीने आपल्या हाताने चवऱ्या ढाळून मला वारा घातला ब्राह्मणाला देव मानणाऱ्या देवादी देवांनी पाय चेपणे रीतीने माझी चांगली सेवा करून देवाप्रमाणे माझी पूजा केली त्यांच्या चरणांची पूजा स्वर्ग मोक्ष पृथ्वी आणि रसातळातील संपत्ती आणि सर्व सिद्धींच्या प्राप्तीचे कारण होय तरी सुद्धा हा दरिद्री धन मिळाल्यावर उन्नत होईल आणि माझे याला विस्मरण होईल असा विचार करूनच दयाळ श्रीकृष्णाने मला थोडेसे सुद्धा धन दिले नाही मनात असा विचार करीतच ब्राह्मण आपल्या घराजवळ येऊन पोहोचला ठिकाण सूर्य अग्नि आणि चंद्र यांच्या तेजाप्रमाणे तेजस्वी प्रासादांनी वेढलेले होते ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उपवने आणि उद्याने तयार केलेली होती आणि त्यामध्ये पक्ष्यांचे थवे चिचिवाट करीत होते सरोवरामध्ये कुमुदे पांढरी तांबडी निळी आणि सुगंधी कमळे उमरलेली होती उत्तम वस्त्रालंकार घातलेल्या स्त्रिया तिथे वावरत होत्या ते ब्राह्मण विचार करू लागला मी काय पाहत आहे हे कुणाचे ठिकाण आहे जिथे मी राहत होतो ते हे ठिकाण असे कसे झाले तो असा विचार करीत होता तेव्हा देवतांसारखे सुंदर स्त्री पुरुष वाजत गाजत मंगल गीते गाज त्या भाग्यवान ब्राह्मणाच्या स्वागतासाठी आले कारण ते भगवंतांनी स्वर्गातूनच त्यांना इथे आणलेले होते पती आल्याचे ऐकून त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला आणि ती गडबडीतच ताबडतोब घराच्या बाहेर आली त्यावेळी ते अशी दिसत होती कि जणू कमलवनातून आलेली लक्ष्मीच पतीना पाहताच त्या पतीवर पत्नीच्या डोळ्यात अत्युत्कट प्रेमामुळे अश्रू तळू लागले ते जमिनीवर पडू नयेत म्हणून तिने आपले डोळे बंद केले यानं वंदनच केले पाहिजे असे ठरवून त्यांना नमस्कार केला आणि मनोमन आनिंदनही गेली सुवर्णालकार घातलेल्या दासींच्या समुदायात डोळांगणेप्रमाणे अत्यंत शोभणाऱ्या पत्नीला पाहून तो आश्चर्यचकित झाला तिच्यासह त्याने मोठ्या आनंदाने आपल्या प्रासादात प्रवेश केला तो प्रासाद इंद्राचा इंद्राच्या प्रासादासारखा शेकडो रत्नजडीत खांबांचा होता हत्तींच्या दातांपासून बनवलेल्या आणि सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेल्या पलंगावर दुधाच्या फेसाप्रमाणे पांढऱ्या शुभ्र आणि कोमल गाद्या अंथरलेल्या होत्या सोन्याच्या दांड्यांच्या चौऱ्या आणि पंखे तिथे ठेवलेले होते सोन्याची सिंहासनी होती त्यांच्यावर मऊ मऊ गाद्या अंथरलेल्या होत्या तिथे मोत्यांच्या गडी लावलेले तेजस्वी चांदवे लावलेले होते स्फटिकांच्या शुभ भिंतीवर पाचूची नक्षी होती आणि रत्न निर्मिती स्त्रियांच्या हातात रत्नांचे दिवे झकत होते अशा रीतीनं सर्व प्रकारच्या संपत्तीची आकामन समृद्धी पाहून ब्राह्मण त्याविषयी शांतपणे विचार करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की मी तर जन्मतःच भाग्यहीन आणि दरिद्री त्या या संपत्तीचे कारण परमेश्वर ऐश्वर्यशादी या दुस्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांच्या कृपा कटाक्षाशिवाय दुसरे असुश्यकडे अत्यंत भोगसामग्री आहे असे माझे मित्र प्रसारहाधिपती भगवान याचक भक्ताच्या मनातील भाव ओळखून समोर काही न बोलता त्याला पुष्कळ काही देतात ज्याच्याजवळ जा समुद्र भरून टाकण्याचे सामर्थ्य आहे शेतकऱ्याच्या शेतात त्याला नकळ पुष्कळ वर्षाव करूनही थोडाच केला असे समजतो ते मित्रा पुष्कर देता परंतु थोड़े से समझता भक्ताने थोड़े से करू देना फार्मी फिर एक मूडभर पोहे भेटी दिल प्या महात्म्या स्वीकार के जन्मजन्मे प्रेम सखी मैत्री और मिलो मेरा संपत्ति नको गुणांचे एकमेव निवासस्थान असलेल्या त्या महानुभावांच्या चरणी माझे मन जडून राहो आणि त्यांच्याच भक्तांचा सत्संग मला प्राप्त हो संपत्तीचे दोष जाळणारे अजन्ना भगवान श्रीकृष्ण धनाढ्य लोकांच्या ऐश्वर्याच्या मदाने अधपात होत हे आपल्या पूर्ण ज्ञान न झालेल्या भक्ताला निरनिराळ्या प्रकारची संपत्ती राज्य किंवा इतर वैभव हो देत नाही आपल्या बुद्धीने असा निश्चय करून तो ब्राह्मण त्यागपूर्वक अनासक्त भावाने आपल्या पत्नीसह प्रापंचिक विषय उपभोगू लागला कारण भगवंतांचा तो परमभक्त होता देवादिदेव यज्ञपती भगवान श्रीहरी ब्राह्मणांना आपले प्रभू आपले दैवत मानतात म्हणून त्यांच्या दृष्टीने ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही अशाप्रकारे भगवंतांचा प्रियमित्र असलेल्या या जा ब्राह्मणांनी जाणले की भगवान जरी अजिंक्य असले त्यांचे भक्त त्यांना जिंकतात हे जाणून तो त्यांच्याच ध्यानात तन्मय झाला ध्यानाच्या उत्कटतेमुळे त्याची अविद्येशी गाठ तुटली आणि त्याने लवकरच भक्तांचा आश्रय असलेल्या भगवंतांचे स्थान प्राप्त करून घेतले ब्राह्मण आपले देव मानणाऱ्या भगवान श्रीकृष्णांची ब्राह्मण भक्ती जो श्रवण करतो त्याला भगवंतांच्या चरणाविषयी प्रेमभाव निर्माण होतो आणि तो कर्मबंधनातून मुक्त होतो अध्याय एक्क्याऐंशी वा